पुस्तक रतन टाटा लेखक सुधीर सेवेकर, वाचक विद्या पाटील प्रकरण पहिले, टाटा साम्राज्याचे शिलेदार, टाटा या नावकाला ग्राहकांचा अपार विश्वास आणि निष्ठा लाभलि आह टाटा कर्मचाऱ्यांच्या अनेक दशकांच्या समर्पित वृत्तीच्या कामामुळेच हि शक्य झालि ग्राहकांचा विश्वास टिकवून ठाना सर्वांचे एक महत्वाचे उद्दिष्ट असले पाहिजे आपली मूल्यवान प्रतिमा जपणे हि आपव्य आह रतन टाटा नवसर वांजे टाटा नवसर वांजे टाटा यांचे नाव टाटा हो। उद्योग समूहाचे आद्य संस्थापक व आद्य पुरुष म्हणून घेतले जाते कारण त्यांच्या आधीच्या सर्व पिढ्या आपल्या उपजीविकेसाठी पौराहित्याचे काम करीत होत्या परंतु नवसर टाटांनी आपला हा परंपरागत व्यवसाय सोडला नंतर व्यापाराला आपल्या उपजीविकेचे साधन बनण्यासाठी प्रयत्न केले त्या काळी नवसर वांजी गुजरातमधील गावात राहत हे गाव तत्कालीन आधुनिकतेपासून कोसों मूलदूर होते त्यामुळेच नौशेरवानजी यांनी काळाची पावले ओळखत आपल्या व्यवसायासाठी ऐवजी मुंबईची निवड केली त्यावेळी त्यांना तरी कुठे माहीत होते व्यवसायाचे जे रोप ते लावत होते त्याचे पुढे महाकाय वटवृक्षात रुपांतर होईल त्यांनी व्यापार व पतभेढीच्या माध्यमातून आपल्या व्यावसायिक जीवनाला प्रारंभ केला सुरुवातीला कालिदास नावाच्या व्यक्तीसोबत भागीदारीत आपल्या व्यवसायाची सुरुवात केली त्यात त्यांनी चांगली प्रगती केली त्यांना याची जाणीव होती की काही वर्षात आपला व्यवसाय पुढील पिढीकडे आपल्याला हस्तांतरित करावा लागेल त्यांनी आपला एकमेव मुलगा जमशेद टाटा यांना व्यावसायिक कौशल्य मिळविण्यासाठी व त्यांची चांगल्या रीतीने व्यावसायिक जडणघडण होण्यास त्यांना मुंबईत बोलावून घेतले अशा प्रकारे टाटा घराण्याची दुसरी पिढी मुंबईत दाखल झाली संस्थापक जमशेदजी टाटा आज एक लाख कोटी रुपयांची वार्षिक उडाढाल करणाऱ्या टाटा उद्योग समाजचे संस्थापक होते जमशेदजी नौशनवानजी टाटा त्यांचा जन्म अठराशे एकोणचाळीस आणि मृत्यू एकोणीशे चार मध्ये झाला म्हणजे चांगल पासष्ट वर्षाच आयुर्मान त्यांना लाभलि तीन मार्च अठराश या दिवशी त्यांचा जन्म झाला त्यांच घरानेमूळ जे नौसारी गुजरात या गावच तिथे त्यांच पूर्वज पारशी धर्मगुरु म्हणून कार्यरत होत जमशजी टाटा यांच्या वडील त्याकाळी छोटा मोठा व्यापार धंदा हंगामानुसार खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असत जमशेदजी यांच शिक्षण मुंबईच्या एल्स्टन कॉलेजात झाल मुंबई विद्यापीठाची स्थापना इसवी सन अठराशे सत्तावन्नमध्ये झाली त्यानंतर शिकणाऱ्या आरंभीच्या उच्च शिक्षितांमध्ये एक होते जमशेदजी टाटा या उच्च शिक्षणामुळे आणि प्रामुख्यान इंग्रजी भाषेच्या अभ्यासामुळे तत्कालीन उच्च शिक्षित तरुण पिढीत आधुनिक जगाचा अधिक चांगला परिचय झाला युरोपातील औद्योगिक क्रांती नवनव्या ऊर्जा साधनांचा सा शोध यंत्रतंत्राचा सा वापर यामुळे तिकडील जीवन कसे वेगवान होत चालले आहे बदलत चालले आहे हे त्या पिढीतील लोकांना उमजले ज्ञानामुळे जागरुकता आली आपला देश अजून अनेक संदर्भात विशेषता आर्थिक औद्योगिक संदर्भात खूप मागे आहे ही या पिढीस उमजले एकेकाळी सोन्याचा धूर जितु निगत असे त्या भारत वर्षाची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे हे या शिक्षित पिढीस अधिक चांगले उमजले मागासलेपणाची अनेक कारणे असली तरी त्याचे मुख्य कारण इंग्रजी सत्तेद्वारे होणारे आपल्या देशाचे शोषण आहे हेही स्पष्टपणे त्यांना उमगले होते म्हणून इंग्रजी सत्ता सुधारून देण्याचे स्वातंत्र्यसैनिकांचे प्रयत्न देशभर चालू होतेच सर्वांनाच आपल्या सर्वस्वचा त्याग करून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणे शक्य नव्हते परंतु स्वातंत्र्यलढ्यात थेट सहभागी न होताही आपण आपल्या देशाची सेवा करू शकतो त्यासाठी देशाला आर्थिक औद्योगिक संदर्भात सुदृढ करण्यासाठी कार्य करणे ही देखील एक प्रकारची देशसेवाच आहे असे जमशेदजी टाटा व अन्य अनेक देशभक्त उद्योजक व्यापारी भांडवलदार यांचे मत होते इंग्रजांना घालवल्यामुळे राजकीयदृष्ट्या आपण स्वतंत्र होऊ पण देशाची आणि लोकांची स्थिती पारतंत्र्यातील स्थितीपेक्षा अधिक चांगली करण्यासाठी त्यांचा आर्थिक स्तर उंचावलं जाणं गरजेची आहे त्यासाठी व्यापार कारखानदारी उद्योग याद्वारे देशात संपत्ती निर्माणचे कार्य करणाऱ्या उद्योजकांचीही तेवढीच गरज आहे ही जमशद्जी टाटा यांना उमजल होते जमशेद्जीची गुणवैशिष्ट जमशेदजींना उपजतच एक दूरदृष्टी राबलेली होती धारदार कल्पनाशक्ती होती शिक्षण भ्रमण विविध विषयांचे तज्ज्ञ अभ्यासक यांचा सहवास यातून सबोवताच्या जगाची त्यांची जाण उच्च कोटीची मंडली होती आपण देशाचा औद्योगिक पाया घालण्याच्या कामी लक्ष द्यावे व त्यांनी मनाशी पक्के कल आणि शांतपणे पण एक सुनिश्चित दिशेनं त्यांची वाटचाल सुरू झाली देशात कापड उद्योगाची मुहूर्तमेढ जमशेदजी टाटा यांनी रोवली आहा या, या देशाच्या विदर्भ मराठवाडा खान्देश गुजरात मध्य प्रदेश अशा फार मोठ्या भूभगांची जमीन हवामान परिस्थिती कपाशी पिकास सुयोग्य आहे लक्षावधी हेक्टर जमीन कापूस या एकाच पिकाखाली असते दरवर्षी कोट्यावधी टनांची कपाशी या देशात तयार होते परंतु या कपाशीवर प्रक्रिया करण्याच्या पुरेशा सोयी देशात उभारलेल्या दे नव्हत्या त्यामुळे जीनिंग म्हणजे कपाशीतून सरकी बीज वेगळे करणे आणि रुईचे गठ्ठे तयार करणे प्रेसिंग या दोन प्रक्रियानंतरच्या कापड निर्मितीच्या सर्व प्रक्रिया परदेशात होत जहाजे भरभरून मातीमोल दामाने रुईच्या गाफड्या विलायत मॅन्चेस्टर व अन्य ठिकाणी जात आणि तिथून त्याचे कापड बनून ते कापड चढ्या भावाने भारतीय जनतेला विकत घ्यावे लागत असे या व्यवहारात भारतीयांचे दुहेरी शोषण होत असे हे जमशेदजी टाटा यांना दिसत होते म्हणून रुईपासून सूत तयार करणे त्याचे कापड विणणे त्यावर प्रक्रिया करणे रंग देणे इत्यादी सर्व काही सुविधा असणारी देशातील पहिली कापडगिरणी त्यांनी भारतात सुरू करून कापड उद्योगाचा श्रीगणेशा केला भारताच्या वस्त्रोद्योगाचा पाया रचला पुढे त्यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनातून अनेक कापड गिरण्या देशभर ठिकठिकाणी प्रामुख्याने मुंबई अहमदाबाद येथे सुरु झाल्या देशात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लाखो मीटर्स कापड तयार होऊ लागले कापड उद्योगाला पूरक असे असंख्य छोटे मोठे उद्योजक त्यातून उभे राहिले देशवासियांना उत्तम दशाचा कापड योग्य त्या किमतीत मिळू लागला लाखो लोकांना ज्यात कुशल अर्धकुशल लोक अभियंते तंत्रज्ञ यांना थेट रोजगार मिळाला लाखो लोकांना मालवाहतूक साठवणूक पूरकधंदे प्रक्रिया धंदे पॅकेजिंग इत्यादून अप्रत्यक्ष रोजगार मिळाला देशाचे अर्थचक्र गतीमान झाल गिल्या शतकात मुंबई बीठाचा विकास होण्यास तिथे सुरू झालेल्या कापड गिरण्यांचा फार मोठा वाटा आह आज मुंबई महानगरी एक कोटीहून अधिक लोकसंख्येच शहर झाल आहद्याची ती आर्थिक राजधानी बनलिली आहाचे फार मोठ श्रेय दीडशे वर्षापूर्वी तिथे सुरु झालेल्या वस्त्रोद्योगास द्याव लागत या वस्त्रोद्योगाचा पाया दूरदृष्ट्या जमशेदजी टाटा यांनी घातलिला आहा स्टील इंडस्ट्रीचा पाया घातला स्टील पाया ही जमशेदजी टाटा यांनीच घातलेला आहे पोला गोडदुऱ्यासाठी लागणारे खनिज भारतीय भूगर्भात विपुल प्रमाणात आहे दगडी कोळसाई विपुल प्रमाणात आहे पाणी मजूर हेही उपलब्ध आहे तेव्हा नुसते खनिज जहाजे भरून परदेशी पाठविण्याऐवजी त्या खनिजापासून पोलाद तयार करण्याचा कारखाना त्यांनी भारतात सुरू केला तोच जमशेदपूरचा कारखाना हे ठिकाण त्या काळी बिहार राज्यात मोडत असे आज ते झारखंडमध्ये आहे तिथे त्यांनी पोलाद कारखान्याची फार मोठी वसाहत उभी केली वसाहतीस आवश्यक पायाभूत सेवा सुविधा दिल्या हा उपक्रमही लाखो लोकांना रोजगार देणारा ठरलाच शिवाय देशाच्या इतर अनेक उद्योगांना आवश्यक ते पोलाद चांगल्या दर्जाचे आणि परवडणाऱ्या किमतीत मिळण्याची सोयही त्यामुळे झाली टाटा आयर्न अँड स्टील कंपनी पिस्कोविषयीनंतरही सविस्तर माहिती दिलेली आहे शिक्षण संस्थांची सुरुवात देशात पायाभूत अवजड उद्योग उभे करणे जसे महत्वाचे आहे तसेच सोनेरी भविष्यासाठी देशात उत्तम शिक्षण देणाऱ्या ही खूप आवश्यक आह शिक्षणाचे महत्व जमशेदजींना पुरेपूर मग्हत शिक्षण माणसाला अज्ञानाच्या अंधकारातून गुलामगिरीतून लाचारीतून मानसिक दुबळपणातून मुक्त करत्यांना माहीत होत म्हणूनच त्यांनी पोलाद वस्त्रोद्योग वीज निर्मिती या पायाभूत अवजोड उद्योगांच्या उभारणीसोबतच देशात शिक्षण आणि संशोधनासाठी उत्तमोत्तम शिक्षण संस्था उभ्या करण्याकडेही मनापासून लक्ष दिल दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूर या संस्थेचा यासंदर्भात आवर्जून उल्लेख केला पाहिजे टाटा उद्योग समूहाच्या पुढाकारातून भरीव अर्थसहाय्यातून देशात नंतर उभ्या राहिलेल्या अनेक संस्थांची माहिती अन्य प्रकरणांमधून आहेच शिक्षणातून नुसते पदवीधर तयार करायचे नसतात तर विकासाची वैज्ञानिकदृष्टी असणारी नवनिर्माण करू इच्छिणारी मोठी पिढी तयार करायची असते असा दूरगामी विचार जमशेदजी टाटा यांचा होता ही पिढी उद्याचा स्वतंत्र समर्थ भारत उभा करणार आहे हे त्यांना माहीत होते भारतीय गुणवान मुलांनी परदेशी जाऊन तत्वज्ञान आत्मसात केले पाहिजे यासाठी गुणवंतांना वित्त सहाय्य देणाऱ्या योजना टाटाने सुरु केल्या त्यासाठी जे टाटा एनडोमेंट फॉर हायर एज्युकेशन अब्रॉड ही संस्था सुरु केली उद्योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन संपत्ती हे साधन आहे साध्य नव्हे या भूमिकेतून त्यांनी सतत कार्य केले कारखानदारी व्यापारधंदा यामध्ये नैतिकता पाळली जाणे व्यवहारात पारदर्शकता आणि सुसोटी पाळली जाणे अत्यंत जरुरीचे आहे यावर त्यांचा कटाक्ष असे गुंतवणूकदारांना त्यांच्या पैशाचे मोल चुकविणे हे प्रत्येक उद्योगधंदाचे कर्तव्य आहे हे विसरता कामा नये यावर त्यांचा कटाक्ष असे कामगार कल्याणाच्या संदर्भातील जमशेदजी टाटा यांची नीती आणि कार्य खरोखरच अजोड आहे याबाबतीत ते त्यांच्या काळाच्या कितीतरी पुढे होते असे म्हटले पाहिजे आरोग्य सेवा विविध कल्याणकारी उपक्रम निवासाची सोय व अन्य असंख्य प्रकारच्या योजना याद्वारे त्यांनी आपले कर्मचारी व कामगार यांच्या हिताचे नेहमीच रक्षण केले। टाटा उद्योग समूहाचेच नौशेरवानजी जमशेदजी टाटा हे केवळ पाया असणारे नव्हे तर एकूणच भारतीय उद्योग सुट्टीचे भीष्म पितामा म्हणून त्यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदविसवी सन दोन हजार चार हे साल त्यांच्या निर्वाणीचे शताब्दी वर्ष होते त्यावेळी त्यांच्याविषयी भरपूर साहित्य माहिती उपक्रम राबविले गि भारत सरकारने त्यांच्यावर टपाल तिकीटही जारी कलिआधिक भारताच्या उभारणीत आणि जडणघडणी जमशेदजी टाटा यांचे योगदान सर्वात मोठे आह यात वाद नाही सर दोराबजी टाटा अठराशे एकोणसाठ ते एकोणीशे ततीस दोराबजी टाटा हे जमशद्जी टाटा यांचे ज्येष्ठ चिरंजीव त्यांनाही परमश्वरांनी पुरस् आयुष्य दिल त्यामुळे जमशेदजी टाटांची अनेक स्वप्ने आणि महत्वाकांक्षी योजनांना मूर्तरुप दोराबजी यांचा सिंहाचा वाटा आह सर दोराबजी टाटांचा जन्म इसवी सन अठराशे मध्ये झाला जमशेदजी टाटांचे कार्यकर्तृत्व आणि औद्योगिक सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदान यामुळे टाटा हे नाव आता ठळकपणे शिरजावर रुगवले होते अडीअडचणी येत होत्या पण जमशेदजींच्या औद्योगिक आर्थिक उपक्रमांना यशही मिळत होते त्यामुळे मुळातील सुखवस्तू असणारे हि घरा आता धनाढ्य घराणी म्हणून ओळखले जाऊ लागल या आर्थिक अनुकूलतेचा सा, सामाजिक पतप्रतिष्ठेचा सा फार चांगला उपयोग दोराबजी टाटा यांनी करून घेतला जमशेदजीच्या तारमी तयार झालेल्या दोराबजींनाही आपल्या पित्याप्रमाणे दूरदृष्टी अथक परिश्रम करण्याची शक्ती आणि उच्च जीवनमूल्यांवर अढळ श्रद्धा हे सद्गुण मिळाल होते टाटा उद्योग समूहाचे दोराबजी अध्यक्ष झाले आणि त्यांनी जमशेदजींनी नियोजित केलेल्या भव्य दिव्य प्रकल्पांना आकार देण्याकडे मनापासून लक्ष दिले त्यांचे स्वप्न साकार केले धोरापजी टाटा यांना उत्तम तांत्रिक ज्ञान दूरदृष्टी मिळालेली होतीच परंतु त्यांचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची माणसांची पारक करणारी तरबेज नजर कुठलेही काम उभे करण्यासाठी भांडवल वित्तबळ हे हेत हवे असतेच पण त्याच्याही अगोदर त्या, त्या कामासाठी सुयोग्य आणि समर्पित वृत्तीचे मनुष्यबळ लागत असते कुठलाही धंदा उद्योग प्रकल्प मोठा होतो त्यामागे उत्तम नेतृत्वगुण आणि मनुष्यबळाचा उत्पादक वापर करून घेण्याची कुशलता असणारा नेता किंवा व्यवस्थापक असावा लागतो याची त्यांना कल्पना होती त्यामुळेच ते उत्तम नेतृत्वगुण आणि व्यवस्थापकीय कौशल्य असणाऱ्या माणसांच्या शोधातच असत अशी अनेक उत्तम, उत्तम रत्ने हेरून, त्यांनी सर्वोत्तम माणसे टाटा उद्योग समूहात आणली त्यांच्यावर महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या त्या पार पाडण्यासाठी आवश्यक ती अन्य साधन पुरविली आणि महत्वाचे म्हणजे त्यांना पुरेसे स्वातंत्र्य दिले त्यांच्यावर विश्वासही टाकला त्यामुळेच दोराबजींच्या काळात टाटा उद्योग समूहाची वाढ वेगाने झाली दोराबजींचा छंद दोराबजीना खेळांमध्येही भरपूरची होती ते स्वतः क्रिकेट टेनिस फुटबॉल यासारखे खेळ उत्तम खेळत असत तसेच घोडेस्वारीचाही त्यांना शौक होता खेळांमुळे शरीर आणि मन दोन्ही उत्साही राहते उद्योगधंद्यासाठीही शरीर आणि मन स्वस्थ असणे सकारात्मक भावनेचे असणे फार आवश्यक असते म्हणून ते आपल्या उद्योग समूहातील व्यवस्थापक तज्ज्ञ मॅनेजर्स यांनाही खेळाच्या मैदानावर ओढत असत तत्कालीन इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे ते अध्यक्ष होते तर पारशी जिमखाना मुंबई या संस्थेचे संस्थापक होते विलिंगडन स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक सदस्य होते या क्रीडा संस्थांमार्फत त्यांनी अनेक खेळांचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांचे सामने भरविणे पुरस्कार देणे खेळाडूंना शिष्यवृत्ती व प्रशिक्षण देणे खेळाडूंसाठीच्या सुविधा व साधने पुरविणे अशी अनेक कामे केली ज्या काळी देशात कोणताच उद्योग समूह खेळ आणि खेळाडू यांच्यासाठी फारसे काही करीत नसे त्या काळी हेही उद्योगिक समुद्राचे एक सामाजिक उत्तरदायित्व आहे या भावनेने त्यांनी खेळ व खेळाडू यांच्यासाठी भरीव कार्य केले ती परंपरा आजही टाटा उद्योग समूहाने जपलेली आहे अनेक देशी विदेशी खेळांचे उत्तमोत्तम खेळाडू टाटा उद्योग समूहात काम करतात अर्थात त्यांना त्यांच्या क्रीडा नैप्ण्याबद्दल टाटा उद्योगात घेतलेले असल्याने त्यांच्या क्रीडा कौशल्याचा विकास व्हावा त्यांनी त्यांच्या क्रीडा प्रकारात देशाचे नाव उज्ज्वल करावे यासाठी अनेक खेळाडूंना योग्य सवलती कामाच्या वेळेबाबतची लवचिकता आणि साहित्य सुविधा टाटा उद्योग उपलब्ध करून दिली आहेत खेळामध्ये संघातल्या इतरांशी ताळमेळ राखत सर्वांनी कसे एकीने खेळायचे आणि विजश्री खेचून आणायची याची जी शिकवण मिळते ती औद्योगिक व संघटनात्मक कामासाठीही अत्यंत मोलाची असते खेळांच्या दूरगामी आणि चौफेरसू परिणामांची दोराबजी टाटा यांना पूर्ण कल्पना होती ते स्वतः उत्तम खेळाडू होते कारखानदारी नफा तोटा धंदा व्यवसाय याच्याबरोबरच वर ते अधिक्रमक ते क्रीडांगणावर आपल्या हयातीत त्यांनी करोडो रुपयांचा निधी देऊन दोराबजी टाटा ट्रस्ट अर्थात विश्वस्त मंडळे तयार केली आणि त्याद्वारे आपले क्रीडा शैक्षणिक सामाजिक व संशोधनात्मक काम पुढे चालू ठेवले आजही सर दोराबजी टाटा ट्रस्ट हे देशातील एक महत्वाचे विश्वस्त मंडळ मानले जाते दरवर्षी करोड रुपयांची त्यांची कामे चालू असतात त्यासाठी दोराबजींनी अशा कार्यकर्तावृत्तीच्या सामाजिक कळवळ असणाऱ्या लोकांचा सा, चांगला संच उभा केला संपावर ही विजय औद्योगिक संदर्भात उल्लेख करण्यासारखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जमशेदपूर येथील त्यांच्या पोलाद कारखान्यात एकोणीसशे वीसच्या सुमारास झालखी कामगारांचा संप जमशद्पूरचा कारखाना सुरू होऊन दशके उलटले होते कामगारांबाबत सर्वाधिक काळजी करणारा त्यांच्यासाठी सेवा सुविधा सवलती पुरवणारा देशातील सर्वात मोठा पोलाद कारखाना म्हणून या कारखान्यांचा मोठा नावलौकिक होता कारखान्याच्या विस्तारासोबतच भरती केल्या जाणाऱ्यांमध विविध विचारप्रणलीचे तत्वज्ञानाचे लोकही होते तसंच कारखान्याची शांतता भंग व्हावी कामकाज बंद पडावे यासाठी चिथावणी दी उपद्रवी मंडळीही होती त्या सर्वांच्या कारवायांचा परिपाक म्हणजे एकोणीसशे वीस मध्ये घडून आलेला संप तो त्या काळी खूप गाजला कारण त्या सुमारास देशभर इंग्रजी सत्ता सत्ताविरुद्धचा स्वातंत्र्यसैनिकांचा लढाई टिपेला पोहोचलेला होता ब्रिटिश सरकारचे धाबे दनाडले होते टाटा कामगारांचे शोषण करतोय त्यांची गळचेपी करतोय सुग्य मोबदला देत नाही असे अनेक आरोप कामगार संघटनांचे तत्कालीन नेते करीत होते हा संप बरेच दिवस चालला वास्तविक त्यावेळच्या औद्योगिक संदर्भात उत्तम वेतन नोकरीच्या शर्ती सेवा सुविधा आणि कामगार कल्याणाच्या भरपूर योजना राबविणारी कंपनी म्हणून या पोलात कारखान्याचा लौकिक होता परंतु कंपनीची प्रगती सुयश जन्ना पाहवत नव्हते अशा उपद्रवी जिथावणीखोर लोकांचे उपद्व्याप या संपामागे होते संप मिटविण्यासाठी कंपनीचे व्यवस्थापन संघटनेशी बोरणी करीतच होते पण कामगार संघटना कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती शेवटी दोराबजी टाटा जमशेदपुरात गेल त्यांनी थेट संघटनेच्या लोकांशी संवाद साधला संघटनेच्या नेत्यांनी कल्पना केली नसेल वा अपक्षही केली नसेल इतक्या तत्काळ त्यांनी संघटनेच्या मागण्यांमध्ये लक्ष घातले ऑन दी स्पॉट बऱ्याचशा मागण्या मान्य केल्या आणि या संपातील सारी हवाच काढून घेतली दोराबजी टाटा ही काय चीज आहे हेच जणू त्यांनी या प्रसंगात जगाला आणि खास करून भारतातील औद्योगिक विश्वाला दाखवून दिले या प्रसंगानंतर दोराबजी टाटा यांच्यासारखा माणूस नाही असे गुणगान संपकरी करू लागले संप काम करण्यासाठी देशात टाटासारखी कंपनी नाही ही गोष्ट पुन्हा एकदा ठळकपणे सिद्ध झाली डोराबजी टाटा यांच्या चतुरस्त्र योगदानामुळे खास करून क्रीडा व उद्यमशीलतेच्या त्यांच्या कामगिरीच्या सन्मानार्थ त्यांना तत्कालीन ब्रिटिश सरकारने सर हा किताब दिला होता इसवी सन एकोणीशे मध्ये दोराबजी टाटा यांचे निधन झाले जेआरडी टाटा इसवी सन ते एकोणीशे त्र्याण्णव अधिक वर्ष ज्यांनी टाटा उद्योग समूहाची धुरा अध्यक्ष या नात्याने सांभाळली ते जेआरडी टाटा जहांगीर रतनजी दाताबाई टाटा उर्फ जेह, हे जिग्वि शतकातील आपल्या दक्षातील एक महत्वाचे व्यक्तिमत्व हो भारत सरकारने त्यांना एकोणीशे ब्याण्णव भारत रत्न या बहुमानाने सन्मानित केले। भारतीय नागरी जीवनातील हा सर्वोत्तम सन्मान समजला जातो तो मिळविणार जेआरडी टाटा हि एकमेव उद्योगपती आह यावरुन त्यांचे व्यक्तिमत्व आणि योगदान किती मोठ भरीव आणि महत्वाचे आहे याची कल्पना येत त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांना अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मानसन्मान मिळाल अध्यक्ष म्हणून कामगिरी टाटा उद्योग समाच्या अध्यक्षपदी ते त्यांच्या वयाच्या चौतीसाव्या वर्षी म्हणजे इसवी सन एकोणीशे अडतीसमध्ये आले तेव्हा समूहात जवळपास 13 कंपन्या होत्या त्यांनी टाटा उद्योग समाचे अध्यक्षपद सोडले तेव्हा कंपन्यांची संख्या ऐंशीच्या घरात गेली होती पोलात वस्त्रोद्योग धातू उद्योग याने सुरुवात झालेल्या टाटा उद्योग समाच्या व्यवसायात त्यांनी वीज निर्मिती अभियांत्रिकी उद्योग हॉटेल उद्योग हवाई वाहतूक उद्योग माहिती तंत्रज्ञान उद्योग सल्लागार सेवा कलाव व संस्कृतीशी निगडित उपक्रम ग्राहकोपयोगी उत्पादने औद्योगिक उत्पादने असे अक्षरशः प्रत्येक उद्योग क्षेत्राला जोडले मिठापासून विमानापर्यंत टाटा हे नाव उद्योगधंद्याच्या प्रत्येक क्षेत्रात गाजले औद्योगिक विश्वाचा हा असा चहमुखी विकास विस्तार करीत असतानाच कुटुंब कल्याण साक्षरता अभिमान महिला सबलीकरण आरोग्य सेवा असा प्रत्येक सामाजिक संदर्भातील कार्यातही त्यांनी टाटाचा सहभाग नोंदविलाच पण त्या संदर्भातील पायाभूत कामगिरी बजावली त्यांच्या वार्षिक सभेतील भाषणांचा संग्रह की नोट अँड्रेस या नावाने इंग्रजीतून प्रसिद्ध झालेला आहे ही भाषणे जीआरडीचे दृष्टेपण मोठेपण चौफेटदृष्टी अभिव्यक्त करतात इथे त्यांचे काही प्रमुख उपक्रमांचे उल्लेख तेवढे आहेत तसेच त्यांना मिळालेल्या काही महत्वाच्या पुरस्कार बहुमानांचेही केवळ उल्लेख दिलिच्या औद्योगिक इतिहासात एखादे प्रचंड औद्योगिक साम्राज्य उभे करण्याच त्याचा अध्यक्ष म्हणून अर्धशतकापेक्षा अधिक काळ कार्य करण्याचे सामाजिक क्षेत्रातही अभूतपूर्व कामगिरी करण्याचे जेआरडी टाटा यांच्यासारखे दुसरे उदाहरण नसावे सूत्ररुपाने त्यांच्या कार्याच्या ठळक घटना घडामोडी मान सन्मान यांची नोंद पुढील प्रमाणे घेता येईल उद्योग क्षेत्रातील कामगिरी जेआरडी टाटांना दोन महायुद्धे स्वातंत्र्यसंग्राम स्वातंत्र्योत्तर भारतीय उपखंडाची झालेली फाळणी पंडित नेहरूंची पंतप्रधान की ची ची वर्ष स्वातंत्र्योत्तर भारतीय लोकशाहीची वाटचाल असा फार मोठा कालखंड पाहायला मिळाला होता दीर्घकाळ देशातील क्रमांक एकचा उद्योग समूह म्हणून टाटा हि नाव विख्यात आह केंद्र सरकारच्या मर्जीतील हा उद्योग समूह होता त्याचप्रमाणे केंद्र सरकारची नाराजीही या उद्योग समूहाने ओढवून घेतली या राजकीय परिस्थितीचा उद्योग समहाला फायदा झाला तसाच तोटाई झाला अर्थात तरीही राजकीय संदर्भात त्यांनी फारस स्वारस्थ्य दाखवले नाही त्यांनी आपले लक्ष आपल्या कामकाजावर उद्योगधंदे व अन्य उपक्रमांवरच केंद्रीत ठोणीश बत्तीस मध्ये भारतीय उपखंडात हवाई वाहतूक सुरु करण्याच जीआरडी टाट्यांना जाती तेव्हाच्या भारतीय उपखंडात पाकिस्तान नेपाळ बांगलादेश श्रीलंका हे सगळेच मोडत होते, होते। ही हवाई वाहतूक कंपनीच नंतर एअर इंडिया नावाने विख्यात झाली या कंपनीचे बोधचिन्ह म्हणून तेव्हा वापरले जाणारे महाराजाचे डिझाईन त्या काळी जगभर महशूर होते जीआरडी स्वतः उत्तम वैमानिक होते विविध प्रकारची विमाने उडण्याचा त्यांना दांडगा अनुभव होता विमानोड्डाण हा त्यांचा आवडीचा छंदही होता त्यामुळे या विषयाचा त्यांनी भरपूर अभ्यासही केला होता देशातील खाजगी क्षेत्रातील पहिली वीज निर्मिती प्रकल्प सुरु करण्याचे श्रेयही टाटा उद्योग समूहात जाते हे जेआरडीनच्याच कारकिर्दीत झाले विमा व्यवसाय भारतात आणणे तो रुजविणे फैलावणे यांचे श्रेय टाटा उद्योग समूहास आह त्याचप्रमाणे सेवा क्षेत्रात उत्कृष्ट दर्जाची पंचतारांकित हॉटेल श्रृंखला सुरु करण्याचे श्रेय टाटा उद्योग समूहास आह ताज ग्रुप हा हॉटेल श्रंखला समूह आह त्याच्या विस्तारीकरणात त्या विभागाचे प्रमुख असणारे श्री अजित केरकर यांचा महत्वाचा वाटा आहे हि खरे पण त्यांना प्रेरणा आणि पाठिंबा ग्रुप सी अध्यक्ष जीआरडी टाटांचा अस ट्रक्स मालवाहतुकीचा मोटारी तयार करण्याच टाटाला आहे, आज दक्षभर लक्षावधी टाटा ट्रक्स मिनी ट्रक्स व मालवाहतुकीची वाणिज्य वाहने धावत असतात त्यातून करोडो लोकांसाठी रोजगार निर्माण झाला आहा असे म्हणतात की जेव्हा एक ट्रक रस्त्यावर येतो तेव्हा ती सुमारे शंभर जणांसाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करत तांत्रिक कुशल कुशलमजूर धाबेवाले पंचरवाले दुरुस्तीवाले मालाची चढउतार करणारे हमाल आदींना त्यामुळे काम मिळते टाटाचे लाखो ट्रक देशात आहे त्यामुळे किती रोजगार निर्माण झाला असेल याची कल्पना केलेलीच बरी टेल्को या पुण्यातील कंपनी हे ट्रक तयार होतात त्याचप्रमाणे टाटा सुमो या जिप्स देखील लाखोंच्या संख्येत आहे टाटा इंडिका आणि टाटा इंडिगो या काराई बाजारात आहे थोडक्यात मालवाहतूक प्रवासी वाहतूक या क्षेत्रातील टेल्को आणि टाटाचे योगदान हा देखील एक स्वतंत्र ग्रंथाचाच विषय आह या गाड्या नसत्या तही ही कल्पनाच आपण करू शकणार नाही देशात क्वाड्स तंत्रज्ञानाची उत्तम दर्जाची घड्याळ तयार करण्याच श्रेय टाट्यांना आहा टायटन हा तो ब्रँड आज जगातील पाच आघाडीच्या क्वाड्स तंत्रज्ञान घड्याळ कंपन्यांपैकी टायटन ही एक महत्वाची कंपनी ठरली देशातील एकात्मिक चहा कंपनी म्हणूनही आपल्याला टाटाकडेच पहाव लागत त्यांचा वाह हा दर्जेदार चहाचा ब्रँड आणि त्याच्या तबला उस्ता जाकिर हुसैन करीत असलखा जाहिराती महसूर आहेतच जागतिक स्तरावरची टली ही च्या कंपनीही नुकतीच टाटा ने विकत घेतली त्याबद्दल स्वतंत्र माहिती याच पुस्तकात दिलि आहा मीठ सोडा ऍश पासून तंत्रसामुग्री फोर्क लिफ्ट ट्रक्स अवजड मशिनरी अवजारी अशी अक्षरशः म्हणाल ती प्रत्यक्त वस्तू टाटाशी निगडीत आहे असे आढळत शिक्षण आणि समाज विज्ञानाच्या संदर्भातही टाटा अजोड कामगिरी विविध संस्था उभारून कलि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस टीस टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटर पुणे टाटा एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च भावा अनुशक्ति केंद्र टाटा कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट टाटा हॉस्पिटल अशी यादी खूप मोठी आहे या सर्वांचा पाठीमागे जीआडीची पाठबळ प्रेरणा दूरदृष्टी आणि परिश्रम आहे एकोणीशे अडुसष्ट मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टीसीएस सुरु झाली व्यवस्थापनशास्त्र माहिती तंत्रज्ञान याबाबत सेवा सल्ला देणारी ही आज जगातील एक सुविख्यात सल्लागार संस्था झालेली आहे केवळ वित्तविषयक संशोधन आणि सल्ला देणारी टाटा इकॉनॉमिक कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही संस्था कार्यरत आह याखेरीज टाटा फायनान्शियल सर्व्हिसेस टाटा कॉलेजी मॅनेजमेंट सर्व्हिसेस याही संस्था कार्यरत आहेत परदेशातही टाटाची कार्यालय शाखा कार्यालय आह आज टाटा हा ट्रेडमार्क वापरायचा असेल तर त्यासाठी टाटा सन्स लिमिटेड या कंपनीकडे त्याचे सर्वाधिकार आह त्यांच्या परवानगीचे टाटा ट्रेडमार्क वापरता येत या टाटा सन्स लिमिट कंपनीच्या संचालक मंडळात टाटा उद्योग समूहातील प्रमुख कंपन्यांच मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ असतात आणि त्यातून अध्यक्षाची निवड होत असत टाटा सन्स लिमिट कंपनीचं जो अध्यक्षपदी येतो तोच टाटा उद्योग समूहाचा अध्यक्ष म्हणून ओळखला जातो टाटा सन्स कंपनीचा पत्ता आहा बॉम्बे हाऊस चोवीस होमी मोदी स्ट्रीट फोर्ट मुंबई एक सध्या रटन टाटा हि टाटा सन्स लिमिटचि म्हणून टाटा उद्योग समूहाच अध्यक्ष आह जर्मन सरकारने जेआरडीनं ना, नाइट कमांडर क्रॉस हा बहुमान दिला तर लंडनच्या धातूशास्त्र संस्थेने बेसेमर मेडल नामक एक मोलाचा बहुमान दिला युनायटेड ने त्यांना पॉप्युलेशन अवॉर्ड दिलेला आहे अन्य अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जेआरडीनं त्यांच्या हयातीत मिळाले सुमारे नव्वद वर्षांच्या आयुष्य लाभलेले जेआरडी उर्फ जेह हो, टाटा हे या युगातील एक महत्वाचे दृष्टे पुरुष आहेत यात वाद नाही त्यांच्या आई फ्रेंच होत्या त्यांचे शिक्षण रुडारताने आजच्या बारावी परीक्षे के झालि होते महायुद्ध व अन्य कारणांमुळे भारताखेरीज त्यांना अन्य देशातही रहावे लागले होते मात्र दुर्दैवाने ते निपुत्रिक होते जेआरडीच्या कार्यकर्तृत्वाविषयी इंग्रजीसह अन्य भाषांतून पुरेसेखन झाले आहा साहित्य उपलब्ध आहे